वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग पंचेचाळीसावा वनात पतीच्या आर्थस्वरासारखा आवाज वाटून सीता लक्ष्मणाला म्हणाली जा राघवाचा समाचार घे अत्यंत व्यथित झालेल्या रामाचा आक्रोशच खात्रीने माझ्या कानी आला आहे माझे प्राण आणि हृदय ठिकाणावर नाही वनात आक्रम करणाऱ्या भावाचे रक्षण कर आसरा मागणाऱ्या भावाकडे त्वरेने धाव घे सिंहाच्या पकडीत बैल सापडावा तसा तो राक्षसांच्या पकडीत असे ती म्हणाले तरी भावाचे अज्ञा लक्षात आणून तो गेला नाही तेव्हा क्षुब्द झालेली जानकी याला म्हणाली लक्ष्मणा अशा अवस्थेत तू भावाकडे जात नाहीस त्या अर्थी तू मित्राच्या रूपात शत्रु असलेला राम मरावेत अशी इच्छा करीतस माझ्या लोभामुळे तू राघवाच्या मागोमाग जात नाहीस तुझे भावावर प्रेमच नाही त्याच्यावर आलेले संकट तुला प्रिय असावे असे वाटते त्यामुळेच तू महादैदेप्यमान रामाना न पाहता खुशाल बसलायस ज्यांचा सहायक म्हणून तू आलायस ते धोक्यात सापडले असताना मी येथे बसून काय करावे असे शोकाने अश्रु डोळ्यात आणून वैद्यही बोलत असता हरिणीसारख्या भयभीत झालेल्या सीतेला लक्ष्मण म्हणाला सर्प असुर गंधर्व देव दानव आणि राक्षस या कोणालाही तुझ्या भरत्याला जिंकणे अशक्य आहे याची खात्री ठेव देवी देवात मनुष्यात गंधर्वात पक्षात राक्षसात पिशाच्या किंवा भयंकर दानवंत हे शोभणे असा कोणीही नसे कि जो इंद्रा सारख्या रामान करू शकेल राम हा युद्धात राव येथे धाडस मी करणार नाही त्रैलोकेतले राजे आणि देव जरी एकत्र आले तरी या सर्व बलवंतांच्या बळानाही त्याचे बळ परतवून लावणे शक्य होणार नाही तुझे मन स्वस्थ राहू देताप करून ठेवू नकोस उत्कृष्ट मृगाला मारून तुझा भरता आता येईल नाही कोणा देवतेचा राक्षसाचीच गंधर्व नगरी सारखी ही माया आहे वैदेही त्या, त्या महात्मा रामाने रक्षित म्हणून माझ्या स्वाधीन तुला केले आहे तू माझी रक्षित आहेस हे सुंदरी म्हणून मी तुला टाकून जाऊ शकणार नाही कल्याणे देवी खराचा वधानंतर आणि जनस्थानातील राक्षसांचा जो वध झाला त्या योगे इथल्या राक्षसांनी आपल्याशी वैर धरले आहे महावनात राक्षस नाना प्रकारचे आवाज काढतात कारण ते हिंसा करण्याकरता हिंडत असतात म्हणून वैद्यही तू चिंता करण्याचे कारण नाही पण लक्ष्मण असे बोला तेव्हा क्रोधाने लालडोळे करून सत्यवादी लक्ष्मणाने ते अत्यंत कठोर शब्द बोलले अनार्या माझ्याविषयी करुणा दर्शवून आरंभ करीत आहेस काय ले ले क्रूर कुलकर्मालेले संकट तुला प्रियच वाटत असलेले मला दिसते रामावरचे संकट पाहूनच तू अशा गोष्टी बोलू लागलेस लक्ष्मणा तुझ्यासारख्या क्रूर नित्य ढोंग करून वागणाऱ्या शत्रूंच्या बाबतीत असे पाप घडले तर ते चमत्कारिक नव्हेच तू अत्यंत दुष्ट राम वनात एकटा असताना तूच एकटा त्याच्या मागोमाग जाणारा याचे कारण माझ्याविषयीची इच्छा तू मनात दडवून ठेवली होतीस किंवा भरतानेच तुला योजले असावे पण लक्ष्मणा तुझा किंवा भरताचा हेतू सफल होणार नाही नीड कमलाप्रमाणे श्याम वर्णाच्या आणि कमळासारखे स्नेत्र रामाचा भरता म्हणून आसरा घेतल्यानंतर मी अन्य जनाची इच्छा तरी कशी करीन लक्ष्मणा मी खरोखर तुझ्या पुढे प्राण देईन रामा वचून या भूतलावर मी क्षणबरावी जगू शकणार नाही असे अंगावर शहारा आणणारे कठोर शब्द सीता बोलली तेव्हा जितेंद्र लक्ष्मण हात जडून तिला म्हणाला तू माझी पूजनीय दैवत आहेस तुला प्रत्युत्तर करणे मला शक्य नाही पण मैथिली न शोभण्यासारखे बोलणे स्त्रियांच्या बाबतीत विलक्षण नाही किंबहुना या लोकात तो स्त्रियांचा स्वभावच असल्याचे दिसते ज्याने धर्म सोडला अशा स्त्रिया अविचारी असतातच पण जनक कन्य असले बोलणे माझ्याने सहन करवत नाही माझ्या दोन्ही कानात जण तापलेले बाण भोसकल्यासारखे तुझे शब्द आहेत सर्व वनचर प्राण्यान मी बोलते ऐका तुम्ही सगळे साक्षी आहात मी न्यायाला धरून वागणारा त्या मला तू जे कठोर शब्द बोलीस त्याचा मी धिक्कार करतो तू माझ्याविषयी असली शंका घेतेस तेव्हा तुझा आता विनाश आला आहे वडील बंधूंच्या सांगण्याप्रमाणे मी वागत असताना स्त्रीद्वारा शोभणार या दुष्ट स्वभाव अनुरूप तू मला असे बोललीस जेथे राम तिकडे मी आता जातो शुभानने तुझे कल्याण असून हे विशालाक्षी सगळ्या वनदेवता तुझे रक्षण करो। जे घोर अपशकून मला दिसत आहेत त्या योगे मी रामासह परत आल्यानंतर तुला पाहू तरी शकेन का अशी शंका येते लक्ष्मणाचे बोला तेव्हा जनककन्या रडत रडत आणि कंठ जोराने दाटून येऊन बोलली लक्ष्मणा राम नसेल तर मी गोदावरीत उडी घेईन फास लावून घेईन कड्यावर माझा देह झोकून देईन जालेम विष पीन अग्नीत उडी घेईन पण वतुन अन्य पुरुषाला कदापी मी स्पर्श करणार नाही असे लक्ष्मणाला बोलून शोकाने भरून जाऊन रडत रडत दुःखाने ती छाती पेटून घेऊ लागले व्याकुळ होऊन रडत असलेल्या विशाळ डोळ्यांच्या लक्ष्मणाने तिचे सांत्वन केले पण भरत्याच्या त्या भावाशी ती चकार शब्द बोलली नाही मग लक्ष्मणाने हात जोडून सीतेला किंचित वाकून नमस्कार केला मैथिलीकडे वरचेवर मागे पाहत तो पुरुष रामाकडे निघाला अरुण्यकांडाचा पंचेचाळीसावा सर्ग समाप